जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एक जीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचे मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देहतो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हाला सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते भगवतकृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषया सुटले ते आनंदाशी आले राम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रम्हज्ञानी द्रव्य वर्जित जाण ही खरी संताची खूण सृष्टी पहावी दुसरी सरी आल्या अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासस थोर म्हणती जीवन न धरावी जगाची आस तोच होऊ आहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संताचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण, स्मरण तेथे सर्व संतांचे अगरबत्ती जळून गेली परिसुवासाने तैसे राम जाले तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुझे उणे संताची संगती भगवन नामाने साधते देहा माझा प्रपंच रामा केला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा कलिल रघुपती